पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण बारावे शिक्षक गांधीजींचं लग्न कस्तुरमाशी झालं तेव्हा ते तेरा वर्षांचे होते कस्तुरबाई त्याच वयाच्या त्या काही शिकलेल्या नव्हत्या किशोरवईन नवऱ्यानं त्यांना लिहायला वाचायला शिकवण्याचा प्रयत्न केला पण तो वाया गेला एकोणीशे या वर्षी बोटीतून इंग्लंडला जाताना ते रोज एक तास कॅलनबागना गुजराती शिकवत आणि कस्तुरबांना गीता आणि रामायण वाचून अर्थ समजावून सांगत कस्तुरबांनाही त्याची गोडी वाटी त्र्यातव्या वर्षी कस्रबा त्यांच्याबरोबर वर आगाखान पॅलेस मध्ये स्थानबद्ध होत्या गांधीजींना तेव्हा मोकळा वेळ असे त्यांनी रामायण आणि भागवताचे काही खंड कस्तुरबासाठी संपादित केले होते ते रोज त्यांच्याबरोबर बसत आणि त्यांना भूगोल गुजराती साहित्य आणि व्याकरण शिकवत त्यावेळी कस्तुरबा वयस्कर होत्या आणि दुःख नाही गेल्या होत्या त्यांनी त्यांच्या शिकवण्याला प्रतिसाद दिला नाही तुरुंगात असताना गांधीजींनी एका चिनी कैद्याला इंग्रजी शिकवलं नंतर आयरिश तुरुंगाधिकाऱ्याला गुजराती शिकवलं नंतर भाचीच्या मुलीला नातीला इतिहास भूगोल आणि भूमिती शिकवली चौऱ्याहत्तर वर्षी ते सहजपणे भूमिती आकृत्या नेमक्या काढत शिक्षक म्हणून स्वतःच्या क्षमतेबद्दल गांधीजींना चांगलाच आत्मविश्वास होता पण शिक्षक म्हणून त्यांची दृष्टी आणि शिकवण्याची पद्धती फार वेगळी होती दक्षिण आफ्रिकेत एक नावी एक कारकून आणि एक दुकानदार या तिघांना इंग्रजी शिकायचं होतं पण शिक्षकाला जायला पैसे नव्हते नियमित वर्गांना जायला वेळ नव्हता गांधीजी त्यांच्या घरी जात आणि सहा महिन्यात त्यांना हिशेब ठेवण्यापुरतं आणि पत्र लिहिण्यापुरतं इंग्लिश शिकवलं कधी गांधीजी त्यांच्या मुलांना तोंडी पाठ देत त्या काळी त्यांना फारसा वेळ नसायचा त्यामुळे मुलं त्यांच्याबरोबर चालत ऑफिसपर्यंत जायची आणि वाटेनं गांधीजी गुजराती साहित्य काव्य आणि इतर विषयांबद्दल बोलत त्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी थोडाका काळ गांधीजींनी एक शिक्षिका नेमली होती त्यांच्या इंग्रज मित्रांकडून ही मुलं इंग्रजी शिकली फिनिक्स आश्रमात तिथल्या मुलांसाठी गांधीजींनी प्राथमिक शाळा सुरू केली ते स्वतः मुख्याध्यापक होते आणि इतर आश्रमवासी त्यांना मदत करत असत अनेक धर्माचे विद्यार्थी तिथे होते आणि शिक्षक वेगवेगळ्या देशातून आलेले असत इंग्लंड जर्मनी भारत शिक्षकांना शारीरिक श्रमाची इतकी कामं असत की कधी कधी ते शाळेत थेट शेतातूनच गोठ्यापर्यंत मातीचे चिकल्याचे पाय घेऊन येत गांधीजी कधी कधी एखाद्या बाळाला हातात जोजवत शिकवत असत गांधीजींनी ते स्वतः करत नाहीत असं कुठलंही काम विद्यार्थ्यांना सांगितलं नाही घाबरत शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना कधीही निर्भय बनू शकणार नाही असा, असा त्यांचा विश्वास होता शिक्षक स्वतः मुलांसमोरचा आदर्श पाठ असायला हवा गांधीजींचं वाचन विस्तृत होतं आणि सतत सत। ते नवं काही शिकायला उत्सुक असत पासष्टव्या वर्षी त्यांनी आकाश निरीक्षण शिकायला सुरुवात केली फिनिक्स आश्रमातली शाळा प्रायोगिक होती आणि त्यात अनेक कडक नियम असत राहणी साधी आणि कष्टाची होती चहा कॉफी कोको पिणं मान्य नव्हतं कारण त्याचं उत्पादन गुलामांकडून करून घेतलं जायचं जवळजवळ सर्व विद्यार्थी निवासी होते गांधीजी पुस्तक घेऊन क्वचित शिकवत असत पुस्तकांचं ओझ मुलांवर टाकून त्यांच्या बुद्धीला अपंग बनवणं त्यांना मान्य नव्हतं त्यांच्या लहानपणी अभ्यास डोक्यात ठोसून भरल्यामुळे वाचनाचा आनंद कसा नाहीसा व्हायचा ते त्यांच्या चांगलं लक्षात होतं लेखन वाचन गणित यांनाही ते फार महत्व देत नसत हृदयाची मनाची मशागत आणि चरित्राची उभारणी हे त्यांच्या शिक्षणाचे हेतू होते मुलांना सर्व धर्माबद्दल आदर बाळगायला शिकवलं जायचं रमजानच्या महिन्यात मुस्लिम मुलांबरोबर हिंदू मुलंही उपवास करत मुस्लिम काही मुस्लिम मुलगे काही काळ हिंदू कुटुंबात राहत असत ते यजमानांबरोबर बसून जेवत सगळे शाकाहारी होते ते एकच प्रार्थना म्हणत आणि बागकामात साफसफाईत सांबारकाम करण्यात सुतारकाम करण्यात स्वयंपाक करण्यात एकमेकांना हातभार लावत संगीत ऐकण्याची आवड त्यांच्या कानांना होती रोज सायम प्रार्थना व्हायची भजनं आणि इतर प्रार्थना पियानोच्या साथीनं मांडल्या जात टेनिस किंवा क्रिकेट खेळण्यापेक्षा मुलांनी रोजची शारीरिक श्रमाची कामं करावीत आणि सुदृढ वाव असं त्यांना वाटे टॉलस्टाय फॉर्मवर आणि साबरमती आश्रमातही गांधीजी जोडे बनवायला शिकत टॉलस्टाय फॉर्म वर ते उर्दू आणि तामिळ यांचे प्राथमिक धडेही देत मातृभाषेतून साहित्याचे धडे दिले जात गांधीजींना गुजराती मराठी हिंदी उर्दू तमिळ इंग्रजी फ्रेंच आणि लॅटिन या भाषा आहेत साबरमती आश्रमात शाळेची फी आकारली जात नसे पण पालकांनी आश्रमाला यथाशक्ती देणगी आपणून द्यावी अशी अपेक्षा होती चार वर्षांच्या वरची मुलं निवासी म्हणून घेतली जात इतिहास भूगोल गणित आणि अर्थशास्त्र हे विषय मातृभाषेतून शिकवले जात संस्कृत हिंदी आणि एक द्रविड भाषा अनिवार्य होती इंग्रजी ही गौण भाषा होती उर्दू तमिळ तेलगू आणि बंगाली अक्षर देखील शिकवली जात दिवसातून तीनदा जेवण असे ते अगदी साधं असे आणि मिठाखिरीज इतर कोणतेही मसाले वापरत नसत सर्वजन साधे कपडे वापरत स्वदेशी कापड वापरण्यावर भर होता गांधीजी सहज शिक्षणाचा प्रचार करत आपण मुलगे मुलगी हा भेदभाव सोडला पाहिजे मुलांना धोका पत्कण्याची परवानगी द्यायला हवी मुलांना इतके जपून ठेवण्याची गरज नाही कधी मुला मुलींमध्ये काही चुकीची वर्तणूक घडली तर गांधीजी शुद्धीसाठी उपवास करायला बसत सरख्यावर सूत काढण्याबरोबर सरकी काढणं कापूस पिंजणं शिकवलं जाई त्यामुळे मुलांना काहीतरी व्यवसाय शिक्षण मिळेल आणि त्यांच्या शिक्षणासाठी होणारा खर्च ते थोडा तरी भरून काढत शाळेला सुट्टी नसायची आठवड्यातून दोनदा त्यांना थोडा मोकळा वेळ मिळायचा तेव्हा ते आपले स्वतःची कामं करत असत वर्षातून तीन महिने ते पायी चालत प्रवास करायचे त्यासाठी तब्येत मात्र ठणठणीत असायला लागायची गुजरात विद्यापीठात गांधीजी न्यू टेरेस्टो मधल्या गोष्टी तोंडी सांगायचे आणि इंग्रजी निवडक साहित्याचे वर्ग घ्यायचे गांधीजींना वाटायचं की उच्च शिक्षणाची सगळी यंत्रणाच बदलून टाकायला हवी तरच ती फक्त मध्यवर्गातल्या काहींची मिराजदारी न राहता लक्षावधी गरीब मुलांच्या गरजा भागवू शकेल त्यांना दिसत होतं की कोळ्या उमलत्या वयात मुलांची खूपशी शक्ती इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यात खर्ची पडत होती ती भाषा त्यांना सर्वस्वी परकी होती आणि हे करताना मुलं स्वतःच्या भाषेतून साहित्यापासून समृद्ध वारशापासून तुटत चालली होती उच्च शिक्षण घेऊन मुलांच्या आत्मविश्वासात वाढ होत नव्हती आणि त्यांना आपण शाळा कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यावर करणार तरी काय असा प्रश्न त्यांच्या मनात होताच उच्च शिक्षण म्हणजे भारतातल्या विविध संस्कृतीचा आदर्श मिलाफ असावा आणि आधुनिक काळातल्या अनुभवांनी तो समृद्ध व्हावा अशी त्यांची विद्यार्थी उत्तम प्रकृतीची प्रामाणिक आणि बुद्धिमान ग्रामीण माणसं व्हावीत कधीही करू शकतील एवढी त्यांची तयारी असावी मुलांना लेखनापूर्वी वाचायला शिकवावं यावर त्यांचा भर होता उत्तम हस्ताक्षर हा शिक्षणाचा एक भाग आहे असं ते मानत आणि स्वतःच्या वाईट हस्ताक्षराची त्यांना लाज वाटे ते शिक्षकांना सांगत की मुलांना आधी सर रेषा कौंस त्रिकोण पक्षी फुलं पान यांची चित्र काढायला द्या म्हणजे मग ती अक्षरं लिहू शकतील त्यांना गिरवावी लागणार नाही सध्याचं प्राथमिक शिक्षण म्हणजे नुसता देखावा आहे कारण त्यात भारतातल्या ग्रामीण मुलांच्या गरजांचा विचार केलेला नाही असं त्यांचं मत होतं मुलांमधले जे काही स्रोत होतं ते बाहेर याव, अशी गांधीजींची इच्छा होती मुलांना त्यांना केवळ साक्षर बनवायचं नव्हतं तर ताट कन्याची स्वाभिमानी माणसं बनवायचं होतं बद्दल, तीस वर्ष चिंतन केल्यानंतर त्यांनी हस्तकलेतून शिक्षण देण्याची पद्धत सुरू केली वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी तुरुंगात असताना त्यांनी या शिक्षण सिद्धांताचा प्रयोग सुरू केला आणि नंतर वर्धा शैक्षणिक प्रकल्पात त्याचं रुपांतर मुलोद्योगामध्ये झालं गांधीजी शारीरिक शिक्षेच्या विरुद्ध होते त्यांच्या संबंध आयुष्यात त्यांनी एकदाच एका बंड मुलाला छडीनं मारला होता। पण नंतर आपला स्वतःवरचा ताबा गेला यामुळे त्यांचा अंतर्बाह्य थरकाप झाला होता मुलानं पुन्हा पुन्हा गांधीजीकडे क्षमायाचना केली ती त्या माराच्या दुःखामुळे नव्हे तर त्यांन गांधीजींची मानसिक शांती नाहीशी केली म्हणून गांधीजी विद्यार्थ्यांना खेळात चढावड करू देत पण शिक्षणात चढावळ त्यांना मान्य नव्हती त्यांची गुण देण्याची पद्धतीही आगळीवेगळी होती ते हुशार मुलांबरोबर इतर मुलांची तुलना कधीच करत नसत जर एखाद्या मुलानं स्वतःचाच अभ्यास गृहपाठ अधिक चांगला केला तर त्याला अधिक गुण देत विद्यार्थ्यांवर ते पूर्ण विश्वास टाकत आणि परीक्षा चालू असताना त्यांच्यावर कुठलाही पहारा ठेवत नसत आश्रमातल्या शिक्षणात मुलांचं स्वातंत्र्य हे मार्गदर्शक तत्व होतं ते असे म्हणत की लहानात लहान मुलालाही आपण कोणीतरी आहोत असं वाटायला हवं गांधीजींना प्रत्येक गावात मुलोद्योगाची शाळा असावी असं वाटत होतं पण त्यांना हेही माहीत होतं की शाळा किंवा शिक्षक स्वावलंबी झाल्याशिवाय स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय हे शक्य नव्हतं मूलोद्योगाच्या शाळांत मुलांना काहीतरी हस्तकला शिकावी लागे सुतकताई हा विषय सगळीकडे होता गांधीजींचा दृढ विश्वास होता की जगात खरोखर शांतता निर्माण व्हायला हवी असेल आणि खरीखुरी समानतेची ज्योत मनामनात ठेवायला हवी असेल तर मुलांपासून सुरुवात व्हायला हवी शिक्षण घेऊन जर मूल स्वतःच्या हातांचा वापर विसरत असतील किंवा शारीरिक श्रमाची कामं करायला त्यांना लाज वाटणार असेल तर ती निरक्षर राहून त्यांनी दगड फोडण्याचं काम केलं तरी चालेल त्यांनी स्वतः त्यांच्या नातवाला कापूस कसा तयार होतो सुता काढायला टकळी कशी करतात सुतापासून कापड कसं विणलं जातं आणि धागे कसे मोजतात हे सगळं समजावून सांगितलं होतं त्याला त्यांनी भूगोल निसर्ग अभ्यास अंकगणित भूमिती आणि संस्कृतीचा विकास कसा होत जातो हे सगळं शिकवलं गांधीजी मोठ्या विद्यार्थ्यांची सुतकथाईची परीक्षा घेत परीक्षा कठीण असे सुतकताईमागचा सैद्धांतिक भाग आणि प्रत्यक्ष कामातला अनुभव यावर पूर्णपणे प्रभुत्व असण्याची अपेक्षा असे मुलोद्योगाच्या शिक्षणातून मुलं मोठी होताच कुटुंबासाठी काही अर्थजन करू लागतात हे गांधीजींनी दाखवून दिलं तरीही न तालीमचा उद्देश मुलांना केवळ व्यावसायिक शिक्षण देणं हा नव्हता पण उद्योगातून मुलामधून संपूर्ण माणूस निर्माण करणं हा होता शिक्षणातून मुलांना अभिमानानं फुगून जाऊ नये ही गांधीजींची इच्छा होती मुलं खुर्चीवर बसली तरी हातात झाडू घ्यायची वेळ आली तरी त्यांना लाज वाटू नये असं त्यांना वाटायचं नुसतं पुस्तकी शिक्षण देऊन मुलांच्या नैतिक उंचीत एक इंचवर फरक पडत नाही किंवा त्यातून चारित्र निर्माण होत नाही हे त्यांनी ठासून सांगितलं ते विद्यार्थ्यांच्या सवारमधून बोलत एकदा त्यांनी काशी विद्यापीठाच्या पदवीग्रहण समारंभात भाषण केलं या भाषणामधून ते सांगत की शिक्षण चांगल्या नोकऱ्या मिळण्यासाठी नसतं तर माणसानं आयुष्यभर ताट करण्यानं वावराव, वा, जगताना शूर सैनिक असावं आणि समाजात ताकदीन, पूर्ण शक्तीनिशी वावर वा यासाठी असतं शेतकऱ्यांच्या जीवनाचा अभ्यास मुलांनी करावा ते त्यांचं कर्तव्य आहे त्यांचं जगन कसं सुधारेल हे ते त्यांनी पहावं विचार करावा सामान्य माणसातली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आणि निराशा दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनतेचं शिक्षण करण्याची गरज आहे गांधीजींवर रस्किन टॉलस्टाय आणि टागोरांच्या विचारांचा प्रभाव होता शिक्षणतज्ञ म्हणून जगात थोर प्रयोगवीरांमध्ये त्यांचा समावेश होईल त्यांनी बिहारमध्ये काही शाळा सुरु केल्या बंगालमध्ये एक राष्ट्रीय विद्यालय सुरू केलं आणि अहमदाबादमधे राष्ट्रीय विद्यापीठ स्थापन केलं स्वतःच्या स्वातंत्र्याच्या इतक्या वेगळ्या कल्पना त्यांच्याकडे होत्या या शिक्षकाला त्यांच्या तरुणपणी मात्र पंच्याहत्तर रुपये दरमहाच्या शिक्षकाची नोकरी नाकारली गेली होती कारण तेव्हा पदवीधर नव्हते ते फक्त लंडनचे मैट्रीकट होते आणि बैरिस्टर होते हैं